श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दि सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता त्रेगम्या वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाच पा दत्त महात्म्य अध्याय श्री गुरु सोळावा गुरु दीपकाला म्हणाले अरे दीपका जो या जगात कौतुक दाखवितो ज्याच्या कृपेनी मुका लागतो त्या सच्चित सुखात्मग दत्ताने साक्षात उपदेश करताच अर्जुनाचे हाती सिद्धी आली ज्याचे नाम घेतल्याने भयनाश होतो त्याच्याविषयी ही गोष्ट कोण अद्भूत मानील बरे मागच्या अध्यायात शेवटी अर्जुनाने सांगितलेला अनुभव ऐकून श्री दत्तात्रेय त्याला म्हणाले आता तुझी काय इच्छा आहे ते सांग त्यावर अर्जुनाने म्हटले आपण जशी आज्ञा कराल तसेच मी वागेन माझ्या मनात अन्य भाव नाही आज्ञा केली तर गुहेत समाधी लावून बसेन किंवा हे स्वरूप पाहात येथे राहिल्यानेही माझ्या चित्ताला सुख होईल त्यावर श्री दत्त म्हणाले अर्जुना आज संध्यावंदन कर आणि भोजन करून उद्या आसनावर बैस अर्जुनाने ती आज्ञा मान्य केली संध्यावंदन करून गुरु प्रसाद घेऊन त्याने तो दिवस सेवेत घालविला दुसरे दिवशी उठून नित्य कर्म केले व श्री दत्तात्रयांना बंदून तो गुहेत जाऊन बसला मन शांत समाधानी करून सुषुमना मार्ग धरून ब्रम्हरंद्रात प्राण नेऊन तो लीन होऊन राहिला तीन महिने सतत समाधीस्थ राहून पुन्हा सहा महिने पर्यंत समाधीस्थ झाला पुन्हा एक वर्षपर्यंत समाधीस्थ होऊन राहिल्यावर श्री दत्ताने येऊन पाहिले व म्हटले हा उत्तित होत नाही स्वतः उत्थान होईना तेव्हा श्री दत्ताने त्याच्या शिरावर हात ठेवून त्याची समाधी उघडली व त्याला बळी उठविले अर्जुन प्रयत्नपूर्वक देहभानावर आला तरी त्याची इंद्रिये आत स्वरूपाची ठाई ओढ घेऊ लागली त्याचे अंतकरण बाहेर फिरेना तेव्हा योगीश्वराने स्वेच्छेने प्राण इंद्रिये व अंतकरण ही तिन्ही फिरविली तेव्हा हळूहळू हलु अंगे हल अर्जुन आला आणि हळूच नेत्र त्याने दर्शन दर्शन होता अर्जुन तल्लीन झाला व समाधी सुख विसरून पाहू लागला गुळावर माशी चिकटावी तशी अर्जुनाची दृष्टी चरणांवर निश्चळपणे चिकटून राहिली पतीने निवारण करूनही जशी पतीव्रता स्त्री मनोभावे प्रति चरणांना धरून राहते दूर होत नाही त्याप्रमाणे अर्जुनाने अर्जुनाचे निवारण करूनही त्याची दृष्टी बाहेर फिरेना मग गुरुरायाने हाताला धरून त्याला स्वतः जवळ बसविले श्री दत्त म्हणाले तू माझा सेवक आहेस तुझे काहीही कृत्य अवशिष्ट राहिलेले नाही तू कृतकृत्य झाला आहेस यात संशय नाही आता तू नगरात परत जा प्रजापालन कर अनासक्त रीतीने वाघ आणि भक्तिभावाने माझ्या कीर्तीचे वर्णन करत रहा। हे ऐकून अर्जुन म्हणाला आता मला कसले येणे जाणे अवघे बोलणी खुंटले आहे मी आता येथेच राहतो श्री दत्त म्हणाले अर्जुना माझी अज्ञापाळ मन स्वरूपी लावावे व बाह्य आचरण आचरावे तुझे काही कृत्य शिल्लक नसले तरी स्वतःचा विहित आचार अगत्य सेवन कर स्वतःचे कृत्य नसले तरीही प्रत्यक्षात परोपकार घडेल धर्म सनातन आहे त्याला सोडून देऊ नये स्वतः धर्माचे आचरण करून लोकांना शिक्षण लावावे या योगे परोपकार घडतो अन्यथा सिद्धाला पाहून इतर सुद्धा तसेच वागतील तर संकराने अनाचार व संहार होईल लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून लोक फसतील अशा प्रकारे वागावे विपरीत आचरण जनामध्ये दाखवावे अर्जुना तू गृहस्थ आहेस तेव्हा वर्णाश्रमाला टाकू नकोस काही वाचिक व मानसिक करणे मनात आसक्ती न धरता करत असतात ते कोठेही सक्त होत नाहीत त्यांना मोह अशी कोणतीही वस्तू जगात नाही चंद्रमंडल उष्ण झाले किंवा अग्निची ज्योत खालच्या बाजूस वळली तरी किंचितही नवल मानत नाही ज्याप्रमाणे कुग्रामातील स्त्री शहरी वराच्या मना, मनाला रमवीत नाही त्याप्रमाणे मुक्त जनाला लोकांमध्ये कोणी रमवू शकत नाही त्याला आपला असा कोणी नसतो व कोणीही त्याला आपला म्हणू शकत नाही मुक्तांची रीत अशी आहे त्याचे ठिकाणी मी तूपणाची वार्ता नसते ही प्रारब्ध शिल्लक आहे तोवर सतत तसाच राहा श्रेष्ठाची राहणी पाहून इतर त्याप्रमाणे वागतात थोर पुरुष जी गोष्ट प्रमाण मानतो ती इतरही प्रमाण मानतात त्यामुळे अतिप्रसंग घडत नाही बालकाप्रमाणे संग्रहित भावे, गुण बुद्धिस त्याग करून राहिल्याने काय उन्हे पडेल काय वावग्य होईल ज्याला स्वतःच गोडी आहे जो स्वतः मध्येच तृप्त आहे आत्मरूपात संतुष्ट आहे त्याचे काहीही कार्य शिल्लक राहिलेले नाही हे सर्व सज्जन जाणतात त्याने पुण्य केले तर त्याला स्वर्गाला जाणे नसते किंवा त्याने पाप केल्यास नरकी जाणे घडणार नाही तथापि हेच चांगले की त्याने पुण्यमार्ग अनुसरावा चित्तात धेय ठेवावे व जगात असंगपणे वागावे असो राजा तू आता स्वतःच्या नगरीला जा प्रजेचे पालन कर याग करून देवांना तृप्त कर व श्राद्धांद्वारा पितरांची तृप्ती कर ब्राह्मणांना गायी भूमी कन्या सुवर्ण रथ वस्त्र भूषणे देऊन संतुष्ट कर व दीन अंध यांचे पालन कर पुन्हा पुन्हा येऊन माझे दर्शन घेव राज्य करत असतात स्वतःच्या चित्तात क्षणोक्षणी माझे स्मरण ठेव तसे केल्याने तू कधीही फसणार नाही माझ्या स्वरूपाला विसरणार नाहीस बाहेरचे व्यवहार करत असताना तुझ्या हातून सहज शुभाशुभ कर्म घडले तरी त्याचे फलकालांतरी तुझ्या शिरावर येणार नाही ह्याप्रमाणे तू जीवन मुक्त हो ननासक्तपणाने प्रारब्ध भोग त्या योगी तू विदेह मुक्त होऊ शकत आहे हे श्री दत्तप्रभूंचे आश्वासन ऐकून अर्जुनाला आनंद झाला त्याने मनन करून म्हटले हे वचन मी शिरसावंद्य मानले आहे असे म्हणून त्याने श्री दत्तात्रेयांचे चरण दोन्ही हातांनी दृढ धरले प्रेमाश्रूंनी ते क्षालन केले पुन्हा पुन्हा स्वतःला सावरूनही त्याच्या अंतःकरणात आनंद मावेना प्रेमाश्रुधारा आवरेनात देहभान येईना तो विचार करू लागला की ह्या चरणांचा वियोग होत आहे हीच खंत वाटते तेव्हा श्री दत्त अर्जुनाला पुन्हा आश्वासन म्हणाले माझ्या वचनावर विश्वास ठेवून तू जा या चरणांचे चिंतन करताते ते मनातून जाणार नाहीत असे म्हणून त्यांनी त्याला आलिंगन दिले व त्याची बोळवण केली तेव्हा अर्जुन दत्तात्रयांचे चरण मनात चिंतून नगराकडे गेला तो नगरात येताच सर्वेजण त्याला सामोरे आले सर्वनगर अलंकृत करून त्यांनी राजाला समारंभाने वाजत गाजत नेले मार्गात सर्वत्र सडे घालून पुढे वाद्य वाजवीत द्विजनाचे मंत्र म्हणत त्याला नेले तसेच वारांगणा नृत्य करत होत्या भाट व बंदीजन कीर्ती गीते गात होते व लोकांचे समूह आनंदाने जय जयकार होते सुंदर श्रगार केलेल्या पौरकन्या सज्जात उभ्या राहू अर्जुनाचे गुणगान करत आनंदाने त्याच्यावर लाह वर्षाव करीत होत्या प्रजेने संतोषाने गल्लोगल्ली मोत्यांची अर्जुनाच्या ताटात रत्नांचे दीप पाजळून घेऊन अर्जुना आल्या अर्जुनाचे स्वरूप पाहून त्यांनी आपला विरह ताप घालविला अर्जुनाच्या सोळा सहस्त्रारी हातात रत्ने घेऊ घेऊन आल्या व त्याच्यावरून ती त्यांनी ओवाळून टाकली दीनजनती रत्ने घेऊन धनिक झाले अशा समारंभाने अर्जुन राजवाड्यात पोचला त्याने सर्वांना बसवून घेऊन वस्त्राभरणे देऊन उत्तम गौरव करून यथाधिकार त्यांची बोळवण केली श्री दत्ताचे वचन पाळून अर्जुनाने आपले सप्तद्वीप पृथ्वीचे विशाल राज्य एकट्याने पालन केले अनेक रुपे घेऊन तो सर्वत्र संचार करून कोठे कोण काय करीत आहे ते पाहू लागला तो स्वच्छंदपणे वायूप्रमाणे बिना अडथळा कुठेही जात येत असे ये स्वतःज्ञ असून त्याने सहा हजार यज्ञ केले अत्रिप्रमुख श्रेष्ठ कर्मज्ञांना व हुषार ऋत्विजांना त्यासाठी बोलावले यज्ञाकरिता सोन्याच्या वेद। सोन्याच्या वेदी घालून सुवर्णाचे मंडप उभारून देवाला बोलावून समारंभाने यज्ञ केले दिव्यालंग घालून देवस्त्रियांना घेऊन अर्जुनाच्या अप्सरा नृत्य करत विप्रेद गायन करत व पुरंद्री अर्जुनाची कीर्ती गात राजा असे याग करी देवांना यथेच हविर्भाग देत व वेदात पारंगत असे ब्राह्मण ही अनुष्ठान सागोपांग करीत राजा विप्रान्ना भूमी सुवर्ण धन अन्न कन्या यांचे दान करून त्यांना तृप्त करी व द्विजही राजभांडार फोडून मोकळा करी तेव्हा द्विजवर यथेच धन नेत परंतु सिद्धीचे वास्तव्य असल्यामुळे कोशागार कधीही रिकामे राहत नसे राजा सात्विक वृत्तीने नाना वर्णांच्या सवत्स सुरेख दुबत्या चांदीने चांदीने पायाचे खूर मडविलेल्या व सोन्याने शिंगे मडविलेल्या गायी दान करीत असे अर्जुन धर्माने राज्य करीत असल्याने कोणासही अकाली बुर्त, अकाली मृत्यू येत नसे राज्यात उत्पात घडत नसत अगर दुष्काळ पडत नसे पाऊस योग्य वेळी पडून सर्वत्र उत्तम धान्य पिकत असे व असा श्रेष्ठ राजा राज्य करीत असल्याने लोकही मानमान्यता पावले राज्यात कोणीही स्त्री बंध्या नव्हती वृक्षावर फळे पुष्पे बहरत होती कोणी विधवा होत नसे किंवा चोरी करीत नसे राज्यात उंदीर वगैरे उपद्रव नसे कोणी अधर्म करत नसत सर्वच लोक धार्मिकपणे राहत अर्जुन आपल्या सप्तद्वीप राज्यात खडग चक्र धनुर्बाण घेऊन अनेक रूपे घेऊन फिरत असे त्याचा रथ इच्छेप्रमाणे गमन करणारा होता त्यावर बसून तो आपल्या सप्तद्वीप भूमीचे अवलोकन करीत क्वचित कोणी चोरी केली त स्वतः जाऊन राजा त्याला धरी व त्याला शिक्षा करणे आवश्यक असले तर धर्म असे अर्जुन करी, पालन करी जो अदंडच असेल त्याला दंड करीत नसे परंतु शिक्षा द्यावायची असल्यास त्या व्यक्तीला शास्त्राप्रमाणेच शिक्षा करी शंकराप्रमाणे विरक्त असल्यामुळे तो क्रोधाने किंवा लोभाने कोणालाही मारित नसेल तो क्षणात कोणाचेही अंतकरण ओळखत असे कोणी भलते सलते सांगितले तर त्याकडे लक्ष देत नसे कोणी भलती भीड घातली तर ती मानत नसे पूज्य व्यक्तींचा सन्मान ठेवून ब्राह्मणांना देव असे मानून त्यांचा बहुमान करून त्यांना वस्त्र धन देई राजा असा जीवन होऊन विषयासक्त न होता अनासक्तपणे दत्तचरणी भाव ठेवून असे असाच एक दिवस फिरत असता राजाने कर्कोटकाच्या म्हणजे आठ नागांपैकी एक पुत्राला दुराचार करताना पाहिले तेव्हा राजा त्याच्या जवळ गेला व त्याच्याशी युद्ध करून त्याला बानाने जखमी केले व त्याचे संपन्न राज्य हस्तगत केले तेथे आपले नगर बसवून हजारो स्त्रियांना घेऊन नर्मदा नदीच्या काठावर येऊन तो क्रीडा करू लागला आपल्या सहस्रबाहूंनी नर्मदेला अडबून त्याने नदीचा प्रवाह पूर्व दिशेला वळविला स्वताच्या गळ्यात मनोहर वै माला घालून स्त्रियांचा समूह घेऊन तो क्रीडा करू लागला देव विमानात बसून चटितपणे ती क्रीडा पाहू लागले अप्सरा भुलून गेल्या व किन्नरींची कटी वस्त्री सुटली नर्मदेचा पती पश्चिमसागर अर्जुनाची ती क्रीडा पाहून क्रोधाने क्षुब झाला तो राजाच्या अंगावर एकाएकी येऊन आदळला त्याला पाहून राजा हसू लागला राजाने आपली सहस्त्रबाहू उभारली व समुद्रात उडी घेऊन जोराने त्याला ताडण करण्यास सुरुवात केली सागराला निर्बळ करून जागी निश्चल केला मार खाल्ल्याने समुद्र पळू लागला जलचर मरू लागले व पाताळ लोक थरथरा कापू लागला समुद्र देवता हातात घेऊन आली तिने अर्जुनाची पूजा केली व अभयदान मागितले धर्मशील अर्जुन शरणागताचे पालन करण्याचे व्रत धारण करणारा होता त्याने समुद्र देवतेला अभयदान दिले त्याला विषयांची गोडी मुळीच नव्हती मग स्त्रियांची आवड कोठून त्याला देहाची थोडी सुद्धा आसक्ती नव्हती समुद्र पाण्याने भरलेला असता इच्छा नसताही नद्या आल्या तरी तो त्यांना मागे लोटून देत नाही प्रारब्ध योगाने प्राप्त झालेले स्वीकारतो त्याच त्याचप्रमाणे निष्कामसा मुक्तही दैवाने विषय येऊन मिळाले तरी त्याचा उपभोग घेताना इंद्रियांना क्षोभू देत नाही कारण तो उपशम पावलेला असतो सदैव दगडाप्रमाणे स्वस्त बसणे हेच जीवनमुक्ती व्रत समस्तात ते अज्ञ असतात त्यांना श्रुतीसिद्धांत समजत नाहीत साधकांना शास्त्रप्रमाणाने प्रबळ ज्ञान मिळते अज्ञानाचा नाश करणे हेच त्याचे कार्य त्या ज्ञानाचा नाश करील विशेष प्रबळ प्रमाण नाही म्हणून कसेही वागले तरी आत्मज्ञानाचा नाश होत नाही प्रारब्धाचा नाश करणे हा आत्मज्ञानाचा धर्म नाही परंतु आवरणाचा नाश करणे हा त्याचा धर्म आहे म्हणून तत्वज्ञानी स्वतः प्रारब्ध भोगून राहतो प्रारब्धाचे तत्व जाणून तो भोगाचा क्षीण मानत नाही ज्ञानी आणि अज्ञानी ह्या दोघांना समान भोग भोगावे लागले तरी दोघांमध्ये फरक कायते ते ऐका ज्ञानी सदैव स्वानुसंधान ठेवून प्रारब्ध भोग स्वप्नाप्रमाणे मानतो म्हणून तो मनात क्षीण मानत नाही व जनात उदासीनाप्रमाणे राहतो यदा भोगाचे वेळी मी मरते आहे अशी वृत्ती निर्माण झाली तरी त्यामुळे ज्ञानाची हानी त्रिकालीही घडत नाही मोह आणि द्वेष ही अज्ञानाची चिन्हे आहेत ज्ञानामुळे राग आदी समूळ नाहीसे झाले असता शोक कोणाला कसा होईल परंतु अज्ञानी माणूस हे तत्व जाणत नाही म्हणून तो दुःखाने क्षीण पावतो जीवन राग युक्त घालवितो व सतत शोक दुखाचे भयवागवतो हा दोघांमधील फरक तू जाणून घे ज्ञानी पुरुषाचे कर्म शुक्ल किंवा कृष्ण म्हणजे शुभ अथवा अशुभ नसते म्हणून अर्जुन उदासीनपणे प्रारे भोग भोगत राहिला भोगत्रहिलांस प्रीवराजकाचार्यव श्री श्रीवासुदेवानंद श्री सरस्वती विरचि श्रीदत्त महात्मे षोडशोध्याय श्री, श्री गुरूदे दत्तात्रेयापणमस्त जगशी वल्लभ नये पत्ता जसुदेवानंद सरस्वती सगना पाठ पाशील